भागाचे वर्णन मैत्री हे म्हणाले पृथ्वी आदी कार्यवर्गाचा जो सूक्ष्मतम अंश आहे ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाही तसेच जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही आणि परमाणू बरोबर ही, संयोग झालेला नाही त्याला परमाणू म्हणतात असे अनेक परमाणू एकत्र आल्यानंतर मनुष्याला भ्रमाने त्याच्या समुदायाच्या रूपाला अवयवी अशी प्रचिती येते हा परमाण ज्याचा प्रलयादी अवस्थांची स्फूर्ती होत नाही नवीन जुने अशा कालभेदाचे ज्ञान होत नाही आणि घटपटादी वस्तुभेदाची सुद्धा कल्पना असत नाही हे साधूश्रेष्ठ विदुरा अशा प्रकारे वस्तूचा सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाचा विचार झाला याच्या साधर्म्याने परमाणू इत्यादी अवस्थात व्याप्त होऊन व्यक्त पदार्थांना भोगणाऱ्या सृष्टी इत्यादी समर्थ अव्यक्त स्वरूप अशा भगवान कालाची सुद्धा सूक्ष्मता आणि स्थूलता यांचे अनुमान केले जाऊ शकते जो काल प्रपंचाच्या परमाणू सारख्या सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सृष्टी पासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो तो परम महान आहे दोन परमाणचा एक अणु होतो आणि तीन अणु मिळून एक त्ररेणूक सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो असे तीन त्रसरेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात याच्या शंभरपट काळाला वेध म्हणतात आणि तीन वेधांचा एक लव होतो तीन लवांचा एक निमेश तीन निमिषांचा एक क्षण ख्षन, पाच क्षणांची एक काचा एक लघु होतो पंधरा लघुंना एक नाडिका म्हणतात दोन नाडिकांचा एक मुहूर्त आणि सहा किंवा सात नाडिकांचा एक प्रहर होतो यालाच याम म्हणतात याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा चौथा भाग होईल सहा पल तांब्याचे एक असे भांडे बनवावे कि ज्यामध्ये एक शेर पाणी मावेल आणि चार मासे सोन्याची चार बोटे लांबीची सळी बनवून तिने त्या भांड्याच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे जितक्या वेळात एक शेर पाणी त्या भांड्यात भरले जाईल तेवढ्या वेळेला एक नाडिका म्हणतात विदुरा मनुष्याचे चार चार प्रहराचे दिवस आणि रात्र होतात आणि 15 दिवसांचा एक पंधरडा होतो जो शुक्ल आणि कृष्ण या नावाने दोन प्रकारचा एक, एक दिवस रात्र असते दोन महिन्यांचा एक ऋतू आणि सहा महिन्यांचे एक अयन होते दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन अयने आहेत आयने देवतांची एक मनुष्य लोकांत बारा महिन्यांना एक वर्षासे असे म्हणतात अशी शंभर वर्षे हे मनुष्याचे अधिकतम आयुष्य सांगितले गेले आहे चंद्र इत्यादी ग्रह अश्विनी इत्यादी नक्षत्रे आणि सर्व तारा अधिष्ठाता काल स्वरूप भगवान सूर्य परमानुपासून संवत्सरापर्यंत काळात बारा रूप अशा संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करीत राहतो सूर्य बृहस्पती सवन चंद्र आणि नक्षत्रांसंबंधी महिन्यांच्या भेदाने या वर्षांना संवत्सर परिवत्सर इडावत्सर अनुवत्सर आणि वत्सर असे म्हटले जाते अशी पाच प्रकारची वर्षे करणाऱ्या भगवान सूर्याची आपण पूजा करा हे सूर्यदेव पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने अंकुर उत्पन्न करणाऱ्या पुरुषांची मोहनिवृत्ती करण्यासाठी हे त्यांच्या आयुष्याचा क्षय करीत आकाशात भ्रमण करतात तसेच हेच सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मांपासून प्राप्त होणारी स्वर्ग इत्यादी मंगलमय फले देतात विदूर म्हणाला त्यांच्याही आयुष्याचे वर्णन करावे आपण भगवान असल्याने काळाची गती चांगल्या तऱ्हेने जाणता कारण ज्ञानी लोक आपल्या योगसिद्ध दिव्य दृष्टीने सारे विश्व पाहतात मैत्री म्हणाले विधुरा असे सांगितले जाते कि सत्य त्रेता वापर आणि कली ही चार युगे संध्या संध्यांशांच्या सह हो, देवांचा बारा हजार वर्षांपर्यंत राहतात या सत्यादी चार युगांची क्रमाने चार तीन दोन आणि एक दिव्य वर्षे असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्त्र वर्षे असतात त्यांचे दुप्पट शंभर वर्षे त्यांची संध्या आणि संध्यात असतात युगांच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्या शेकड्यांच्या संख्येने सांगितली गेलेली आहे यांच्या मधल्या काळाला कालवेते युग म्हणतात प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे सत्य युगातील मनुष्यांमध्ये धर्म आपल्या चार चरणाने राहतो नंतर अन्य युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचा एक एक चरण कमी होत जातो त्रैलोक त्याच्या बाहेर महालोकापासून येथील एक हजार चतुर्लुगाचा एक बस असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते त्या रात्री जगतकर्ता ब्रह्मदेव शयन करतो त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो त्या त्या एका होता। एका आपला अधिकार चालवतो प्रत्येक मन्वंतरा म्हणजे निरनिराळे मनुवंशी राजे सप्तर्षी देवगण इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी यांच्याबरोबर उत्पन्न होतात ही ही, ही क्षी मनुष्य पितर देवता मनमंत्रर आश्रिया अपने रूपा पुरुषाकर प्रकट कर विश्वाच पालन करता कालक्रमानुसार जेवा ब्रह्मदेवा चाहता दिवस संपतो तेव्हा तो तमो गुणाचा आश्रय करून आपले सृष्टी रचना रूप कार्य स्थगित करून सर्व आपल्या स्वस्त राहतो जेव्हा आणि चंद्रात स्वहा असे तिन्ही लोक त्या ब्रम्हदेवाच्या शरीरात लीन होतात त्यावेळी शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने तिन्ही लोक जोडू लागतात म्हणून त्या तापाने व्याकुळ होऊन भ्रुगागी ऋषी लोकातून सातही समुद्र आणि त्रैलोक्य बुडवून टाकतात त्यावेळी त्या जलात शेषशाही भगवान योग निद्रेने डोळे झाकून घेऊन शयन करतात तेव्हा जन्म लोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात अशा प्रकारे कालाच्या गतीने एक एक हजार चतुर्युगांच्या रुपाने होणाऱ्या दिवस रात्रीमुळे ब्रह्मदेवाच्याही शंभर वर्षांच्या आयुष्याची समाप्ती होते असे दिसते ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भावाला पराार्थ असे म्हणतात आतापर्यंत पहिला पराार्ध होऊन गेला असून आता दुसरा पराार्थ चालला आहे पहिल्या पराार्धाच्या सुरुवातीला ब्रह्म नावाचा महाकल्प झाला होता त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती पंडित लोक याला शब्द ब्रावटी जो कल्प झाला नाभी सरोवर सर्व लोकम कमळ प्रकट झाले होते मित्रा आता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या पराार्थाच्या सुरुवातीचा आहे सा असे सांगितले जाते हा वाराह कल्प नावाने प्रसिद्ध आहे यात भगवंतांनी वराहरूप धारण केले होते हा दोन पराचा कालावधी अव्यक्त अनंत अनादि विश्वात्मा श्रीहरी परमाणू पासून द्विपर्यंत पसरलेला हा काल सर्वसमर्थ असूनही सर्वात्मा श्रीहरींवर मात्र याची कोणत्याही प्रकारे सत्ता चालत नाही हा देवादिकांमध्ये अभिमान ठेवणाऱ्या जीवांवरच सत्ता चालवतो प्रकृति महत्व अहंकार या आठ प्रकृति सह दहा इंद्रिये मन पंच महाभूते अकार मिलने का ब्रह्मांड कोश आत पन्ना कोटी योजने विस्तार है तसेज बाहर चार ही बाजुरोहा दहा पट अत आवरण त्या सर्वांसहित हा ज्या परमाणू प्रमाणे पडलेला दिसतो आणि ज्याच्या मध्ये अशा कोट्यावधी ब्रह्मांड राशी आहेत तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण अक्षर ब्रह्म म्हटला जातो आणि हेच पुराण पुरुष परमात्मा श्री विष्णू भगवानांचे श्रेष्ठ स्वरूप आहे अध्याय अकरावा समाप्त